पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एक्काणवे प्रार्थना प्रवचन जून सव्वीस एकोणीशे सत्तेचा नवी दिल्ली जून सव्वीस एकोणीसशे सत्तेचा बंधूंना आणि भगिनींना आज तो, मी व्हायसराय बरोबर दीड तास होतो मला त्यांच्याशी कोणतेही विशेष काम नव्हते मी तिथे व्हायसरायना काही देण्याकरता वा घेण्याकरता गेलो नव्हतो त्यांची स्वतःची कामाची एक पद्धत आहे मी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याकरता संघर्ष करतो आहे आणि जनतेची सेवा करतो आहे असे त्यांना वाटल्यामुळे इतरांप्रमाणेच मलाही बोलवावे असे त्यांना वाटले ते सर्वांचा सल्ला घेतात आणि मग त्यांना जे करायचे असते ते, ते करतात त्यांच्या मनात काय आहे ते एका ईश्वरालाच माहीत मला मिळणाऱ्या पत्रांमधील बरीचशी पत्रे तर भरलेली असतात शिव्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही कारण मला त्या स्तुतीप्रमाणे वाटतात परंतु मी शिव्यांकडे स्तुती म्हणून पाहतो म्हणून लोक मला शिवाय देत नसतात तर मी त्यांच्या दृष्टीने मी जसा असायला पाहिजे तसा नाही म्हणून लोक मला शिवाय देत असतात आज मिळालेल्या एका पत्रातील मी दोन प्रश्न निवडले आहेत व त्यांचे उत्तर मी देणार आहे पहिला प्रश्न आहे तुम्हाला ब्रिटिश सैन्याची अतिशय सवय झाली आहे ते सैन्य गेल्यानंतर तुम्ही काय कराल मी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होतो तेव्हा मी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे आणि इथे परतल्यानंतर अनेक वर्षापूर्वीही मी याचे उत्तर दिले आहे आताही माझे उत्तर तेच आहे आमाला ब्रिटिश सैन्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे आमची शक्ती वाढत नाही तर कमी होते मी तर अहिंसेचा भक्त आहे परंतु ज्यांचा अहिंसेवर विश्वास नाही त्यांनाही ही, ही, ही गोष्ट लागू होते प्रत्येकजण जर सैनिक होत असेल आणि बंदूक चालवणे शिकत असेल तर ब्रिटिश सैन्याची गरज कुठे राहील ब्रिटिश सैन्य गेल्यामुळे जर आपल्याला धक्का बसत असेल तर आपण स्वराज्याकरता पात राहो असं कसे म्हणता येईल माणसाच्या फुप्फुसांना जर रोग झाला तर दुसऱ्याच्या फुप्फुसाच्या मदतीने तो जिवंत राहू शकत नाही स्वराज्य हि हिंदुस्थानच्या फुप्फुसाप्रमाण आहे। आपल्याला जर जिवंत राहायचं आपण तर सत्त्यांच्या मदतीन करू शकत नाही आज आपण अशा माणसाप्रमाणे हो, आहो की आपले आयुष्य अंधार कोठडीत घालवले आहे आणि आता एकदम त्याला बाहेर काढल्यामुळे सूर्यप्रकाशाने तो काही काळ आंधळा झाला आह आपल्याला पाठिंबा दक्षकरिता वा मदत करण्याकरता ब्रिटिशांच्या व इतर कोणाच्या सैन्याची गरज नाही परंतु अमृतसर लाहोर आणि इतर ठिकाणच्या दंगलींनी आपण आत्मविश्वास गमावला आहा अपन इतके खाचा स्तरा गो किलो आहो सैन्य नोक परस्परान खाऊन टाक हि कल्पना अपने मना घर करू लगे आंतु सत्य हे आ कि जोपर्य तिसरा पक्ष अपने दाबन टाकनेकर हजर आय्त अपन स्वतः मजबूत होने अपेक्षा करू शकत नहीं स्वराज्य भित्र लोककर दुसरा प्रश्न आ तुम्हें किसी मूर्ख आह कि अजु तुम्हारा तुम्हार अहिंसेवास ये नहीं तुम्हारी अहिंसा आता तुम्हा हिन्दूना वाचू शक्ते ना मुसलमान तुम्ही जगावे म्हणून आम्ही त्रास सहन करतो ते तुमच्या अहिंसेकरता नाही तर तुम्ही केलेल्या करता। मला तर असे वाटते की माझ्या चोहोकडे जो रक्तपात होतो आहे आणि जी भीषण हिंसा होते आहे तिचा मला दुर्गंध येतो त्या दुर्गंधाकडे पाहता मला माझ्या अहिंसेचा जो सुगंध येतो तो, तो अधिकच गोड वाटतो जो माणूस अमृतच अमृत अम्रुत पितो त्याला अमृतात गोडी वाटत नाही जी गोडी विषप्राशन केल्यानंतर दोन थेंब अमृताने मला नेहमी माझ्या अहिंसेचा सुगंध येत नव्हता कारण तेव्हा माझ्या चोहोकडील वातावरण अहिंसामय होते परंतु आज मला जेवा हिंसेचा वास येतो तेव्हा तो वास घालवणारी शक्ती माझ्याजवळ केवळ अहिंसाच आहे पत्रात असेही लिहिले आहे की मी वारंवार जिल्ह्यांना भेटण्याकरता का जातो ते आमचे शत्रू आहेत आणि आपण त्यांच्यापासून दूर राहिलो पाहिजे त्याचप्रमाणे बरुजीसुद्धा आपले शत्रू आहेत आणि काँग्रेसला त्यांच्याशी काहीही घेदि असू नये काँग्रेस असे कसे करू शकते सर्वांची सेवा करणे तिचे ध्येय आहे हिंदूंना विशेषतः सवर्ण हिंदूंना शत्रू लेखून बदनाम करून जिनांनी देशाचे अनहित केले हे मला मान्य आहे जो माणूस दुष्कर्म करतो तो वाईट आहे असे तर वाटतच असते परंतु अखेरीस तो आपला भाऊ असतो हिंदू त्यांच्या मागे वेडे थोडेच शकतात जिनांना पाकिस्तान मिळाला म्हणून आपण त्यांच्याशी संबंध ठेवणे बंद करावे असा होत नाही आपण जर भेटत राहिलो तर अनेक असे प्रश्न आहेत की जे चर्चेने सुटू शकतात प्रकरण बावन्नावे प्रार्थना प्रवचन जून सत्तावीस एकोणीसशे सत्तेचाळीस नवी दिल्ली जून सत्तावीस एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो आज मला अतिशय दुःखद पत्र मिळाले आहे दिल्लीहून एक मित्र लिहितात की पंजाबकडून फार मोठ्या प्रमाणात निर्वासित निघाले असून ते दिल्लीच्या मार्गावरच आहेत त्यांनी आपले घर सोडले कारण आपले जीवन आणि संपत्ती धोक्यात आहे असं त्यांना वाटते परंतु ते पळून कुठे जाऊ शकतात आपण जर ऐकले की उद्या दिल्लीत भूकंप होणार आहे तर आपण हे ठिकाण सोडून जाऊ शकू काय शूर लोक कधी पळत नसतात मृत्यू हा नेहमी माणसाची सोबत करत असतो कोणीही अमर नाही राहता राहिली संपत्तीची गोष्ट ती तर आपण नेहमीच मिळवत असतो आणि गमावत असतो या मित्राने असे लिहिले आहे की निर्वासित दिल्लीला आल्यानंतर जेव्हा घर भाड्याने घेऊ तेव्हा घर मालक जास्त भाडे मागतात दिल्लीत ज्यांच्याजवळ घर वा जमीन आहे त्यांनी या असाय निर्वासितांचे आपल्या घरात स्वागत करावे परंतु ते जरी असे करू शकत नसतील तर त्यांनी जास्त भाडे मागू नये आणि हे निर्वासी जितके भाडे देऊ शकत असतील तितके घ्यावे निर्वासितांना आश्रय हे त्यांचे सर्वप्रथम कर्तव्य आहे मला मान्य आहे की काही जमीन मालकांचे घरवाडे हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे असे असले तरी त्यांनी वाजवी भाडे घ्यावे अंतरिम सरकारने या समस्येचा विचार करावा आणि निर्वासितांच्या अडचणी कमी होतील असा शक्य जितका प्रयत्न करावा वृत्तपत्रांमधून आणि पत्रांमधून मला विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांचे मी उत्तर देऊ शकत नाही परंतु मी त्यातून काही निवडेन आणि त्यांचे उत्तरे देईन आज मी तीन प्रश्न निवडले आहा पहिला प्रश्न आहे की या जगात ईश्वराची जागा पैसाने घेतलेली असल्यामुळे हिंदुस्थाने काय करावे? माझे उत्तर आहे की अर्थशक्ती शारीरिक शक्ती वा पार्शवी शक्ती ही चूक आहे भजनात सांगितल्याप्रमाणे सर्वात अधिक शक्तिमान ईश्वर आहे व त्याच्यासमोर इतर शक्तींचा कोणताही प्रभाव पडत नाही आज जडवाढी दृष्टिकोनाला महत्व आले आहे आणि आध्यात्मिक शक्ती वा आत्मशक्ती अशी काही गोष्ट नाही असे आपल्याला वाटू लागले आहा आणि ती इंद्रियगम्य नाही परंतु माझा अध्यात्मवादावर विश्वास आहे आणि पाशवी शक्तीला मी मुळीच महत्व देत नाही मी असंही म्हणेन की पाशवी शक्ती क्षणिक आहे तर आध्यात्मिक व आत्मशक्ती चिरंतन आहे कारण ती स्वतः सत्य आहे दुसरा प्रश्न आहे ब्रिटिश गेल्यानंतर घटनासमिती घटना तयार करेपर्यंत उपनिवेशाची स्थिती कायम राहील त्यानंतर तुम्ही ब्रिटिशांचे मित्र राहाल की शत्रू उत्तर आहे की इंग्लंडशी आपण आपले संबंध तसे सुरू राहतील अशी आपण आशा करू वाईट माणसाचे अपकृत्य त्याच्या मृत्यूबरोबरच पुरले जातात केवळ चांगले शिल्लक राहतात आज हिंदुस्तान प्रसव प्रसववेदनातून जात आहे या वद्नांमधे इंग्रज जर उत्तीर्ण होतील म्हणजे व्हाईसराय आणि त्यांचे सल्लागार देशाकरता जे करणे चांगले तेच करतील तर ते आपले शत्रू कसे राहतील इतकेच नाही तर आपल्या उपनिव्शाचा जो दर्जा मिळाला आहे त्याकरता कारणसुद्धा मैत्रीच आहे आता आपण राष्ट्रकुलात भागीदार आहो आणि आपण जेव्हा राष्ट्रकुल सोडू तेव्हा सुद्धा आपली त्यांच्याशी मैत्री कायम राहील यातच त्यांचे आपले हित आह अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष जवाहरलाल नेहरू आधीच म्हणाले आहेत की स्वतंत्र हिंदुस्तानला कोणीही घाबरण्याच कारण नाही हिंदुस्तान, ना हिंदुस्तान सर्व देशांशी मैत्री करील तिसरा प्रश्न आहे भारतीय गणराज्याचा अध्यक्ष कोण होईल तो कोणी इंग्रज असेल काय आणि जर इंग्रज नसेल तर मग जवाहरलाल नेहरुंनी अध्यक्ष का होऊ ते उच्च शिक्षित आहेत त्यांना इंग्रजी आणि फ्रेंच बोलता येते व अनेक देशांचा त्यांना अनुभव आहे माझे उत्तर हे आहा की माझे चालले तर एखादा सद्गुणीभंगी मुलगी भारताची पहिली राष्ट्रपती व्हावी सतरा वर्षाची इंग्रज मुलगी जर इंग्लंडची राणी बनू शकते आणि नंतर हिंदुस्तानची महाराणी बनू शकते तर देशप्रमाणे भरलेली निष्कलंग भंगी मुलगी भारतीय गणराज्याची पहिली राष्ट्रपती का बनू नये राष्ट्राध्यक्ष अनेक भाषा जाणणारा आणि उच्च शिक्षित असण्याची आवश्यकता नाही उच्च शिक्षित ब्राह्मण वा कायस्थ राष्ट्राध्यक्षपदी निवडून आपल्याला आपल्या अहंकाराचे जगासमोर प्रदर्शन करायचे नाही या पदाकरता एका हरिजन मुलीची निवड करून आपण आपल्या आत्मशक्तीचे दर्शन घडवू भारतात कोणीही उच्च वा कनिष्ठ नाही हे आपण जगाला दाखवून देऊ ती मुलगी शरीर आणि मनाने स्वच्छ मात्र असली पाहिजे ती सीतेसारखे शुद्ध असली पाहिजे आणि तिचे डोळे तेजस्वी असले पाहिजे सीतेत असे तेज होते की ती रावण तिला स्पर्श करू शकला नाही मला जर अशी मुलगी आढळली तर ती पहिली अध्यक्ष असेल आपण सर्वांनी तिला अभिवादन केले पाहिजे आणि जगासमोर आदर्श ठेवला पाहिजे अखेरीस तिला भारत सरकारचे संचालन करायचे नसते तिचे मंत्रिमंडळ असेल आणि ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे वागेल तिला केवळ कागदपत्रावर सई करायची असते सर्व भारतीयांनी मग ते सवर्ण हिंदू असो की मुसलमान असो की इतर कोणत्या धर्माचे असो एका आवाजाने घोषित केले पाहिजे की जो कोणी अध्यक्ष असेल त्याला आम्ही अभिवादन करू ही खरी नैतिक शक्ती आहे इतर सर्व खोटेपण आहे माझ्या स्वप्नातील अशी मुलगी अध्यक्ष झाली तर मी तिचा सेवक होईन आणि मी सरकारकडून खाण्याकरिता सुद्धा एक पैसाही मागणार नाही मी जवाहरलाल सरदार पटेल आणि राजेंद्रबाबू यांना तिचे मंत्री करेन आणि यामुळे ते तिचे नोकर होतील प्रकरण त्रेपन्नावे प्रार्थना प्रवचन जून 28 एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जून 28 एकोणीसशे सत्तेचाळ बंधूं आणि भगिनींनो आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते फार विशेष आहे मला आशा आहे की तुम्ही तेच लक्षपूर्वक ऐकाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न कराल जेव्हा एखादा माणूस चांगले काम करतो तेव्हा तो त्या ते चांगल्या कामात सर्व जगाला सहभागी करून घेतो परंतु जेव्हा कोणी वाईट काम करतो तेव्हा तो जरी या त्या कृत्यात सर्व जगाला सहभागी करू शकत नसला तरी जगाची हानी मात्र करू शकतोच घटना समिती नागरिकांच्या अधिकारांशी चर्चा करत आहे म्हणजे मूलभूत अधिकार कोणकोणते असावेत यासंबंधी ते विचारविनिमय करत आहे वस्तुस्थिती तर ही आहे की खरा प्रश्न नागरिकांचे अधिकार कोणते हा प्रश्न नसून नागरिकांचे कर्तव्य कोणते हा आहे मूलभूत अधिकार केवळ तेच असू शकतात ज्यांच्या उपयोगामुळे त्या नागरिकाचाच नाही तर सर्व जगाचा लाभ होईल आज प्रत्येकाला आपले अधिकार कोणते हे जाणून घेण्याची इच्छा असते परंतु जो माणूस लहानपणापासून आपले कर्तव्य पार पाडणे शिकतो व आपल्या धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अभ्यास करतो त्याला आपोआप अधिकारांचा उपयोग करता येत असतो मी माझी कर्तव्ये आईच्या मांडीवर शिकलो ती अशिक्षित ग्रामीण स्त्री होती तिला आपल्या नावाची सई सुद्धा करता येत नव्हती हो शिक्षक लावून लिहायला वाचायला शिकणे याचा त्या काळात कोणी विचार सुद्धा करत नव्हता हो मी तुम्हाला ही सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे माझे वडील दिवाण होते परंतु त्या काळात दिवाणला चांगले शिक्षण असणे आवश्यक नव्हते ते स्वतः आपला अंगरखा आणि खेड्यातील पद्धतीचे जोडे घालायचे त्यांना पैजमा काय हे सुद्धा माहीत नव्हते माझ्या आईने मला राम नामाचा जप शिकवला तिला माझा धर्म माहीत होता तर लहानपणापासून आपण आपला धर्म शिकलो व त्याचे अनुसरण करू लागलो तर आपले अधिकार स्वतःची काळजी घेतात माझी आई मला जे दूध पाचत होती त्यानेच मला जगण्याचा अधिकार मिळाला मी जर दूध पिण्याच्या धर्माचे पालन केले नसते तर मी मरून जाईन आणि मग माझ्या जगण्याचा अधिकारही राहणार नाही सारांश कर्तव्यपालनातूनच अधिकारांचा जन्म होतो आपण जर आपल्या धर्माचे पालन केले तर अधिकार त्यामागे पळत येतात कर्तव्य आणि अधिकार हे वेगवेगळे होऊ शकत नाही माझा धर्म काय आहे याचा मी विचार करत होतो आणि त्यातूनच सत्याग्रहाचा जन्म झाला परंतु आज तर आपल्याला विचित्र गोष्ट दिसते आहे जो राजा असतो तो असे समजत असतो की ईश्वराने त्याला जनतेवर राज्य करण्याकरिता जन्माला घातले आहे म्हणजे त्याला कोणालाही फासावर चढवण्याचा अधिकार आहे तुरुंगात टाकण्याचा अधिकार आहे आणि इतर काहींना दंड करण्याचा अधिकार आहे लोकांनी आपली सर्व कर्तव्ये पार पाडावी असं त्याला वाटतं तो म्हणतो की त्याला राज्य करण्याचा अधिकार ईश्वराने दिला आहे औद्योगिक कामगार आणि उद्योगपती आपापल्या अधिकारांची मागणी करत असतात जमीनदार आपले अधिकाराचा दावा करतो तर शेतकरी आपल्या परंतु एकाने आपले अधिकार उपभोगावे आणि दुसऱ्याने केवळ आपली कर्तव्ये पार पाडावी असं इथे दोन वर्ग नाहीत राज्यकर्ते जर आपले कर्तव्य पार पाडणार नसतील परंतु लोक आपले कर्तव्य पार पडत असतील तर लोकच राज्यकर्ते होऊन जातात परंतु सत्ताधारी आपले कर्तव्य पार करत असतील व स्वतःला जनतेचे विश्वस्त समजत असतील तर ते टिकतील परंतु ते जर घुमशाळा बनतील तर या काळात ते टिकणार नाही आतापर्यंत आपण काळोखात बुडालेलो होतो राज्यकर्ते आपले कर्तव्य विसरले होते आणि त्यांची ही। आमचा सूर्यचंद्रापासून जन्म झाला केवळ इतकेच राज लोक सारखे सांगत होते परंतु खरे पाहता राजा हा जनतेचा पहिला सेवक असतो आपल्या मालकाला सर्व काही समर्पित करणे आणि नंतर शिल्लक राहील त्यावर समाधान मानणे हे सेवकाचे कर्तव्य असते लोकांनी सुद्धा आपले कर्तव्य पार पाडणे शिकले पाहिजे ते करोडो आहेत त्यांनी ठरवले तर ते दे आपल्याला त्याला ठार करू शकतात परंतु असे करून ते स्वतःचीच हानी करून घेतील आपण आपले रस्ते स्वच्छ ठेवले त्यावरील प्रकाशव्यवस्था नीट ठेवली व अशाच प्रकारच्या काही गोष्टी कर्तव्य म्हणून केल्या पाहिजे आपल्यापैकी आप प्रत्येकाने भंगी व्हायला पाहिजे जो माणूस भंगी होणार नाही तो जगू शकत नाही आणि त्याला जगण्याचा अधिकारही नसतो आणि आपण जरी मान्य केले नाही तरी आपण सर्व कोणत्या ना कोणत्या अर्थाने भंगी आहोत लोक कर भरतात ते सत्ताधारांची तिजोडी भरण्याकरता नाही तर कराशिवाय प्रशासन चालवू शकत नाही म्हणून ते कर भरतात हीच गोष्ट किरणी कामगार आणि गिरणी मालकांनाही लागू होते इथे हाताच्या अंतरावरच आजूबाजूला हरिजन मजुरांची एक वस्ती आहे ते ज्या घाणीत राहतात ते पाहून माझे अंतकरण रडू लागते आम्ही किती नालायक आहो मी इतक्या सुंदर वातावरणात राहतो आणि ते बिचारे अशा घाणीत अशाच प्रकारे मालकांनी आधी मजुरांना खाण्याकरता देऊन मग स्वतः खाल्ले पाहिजे परंतु गिरणी मालक जर आपले कर्तव्य पार पाडत नसतील तर मजुरांनी त्यांना मारून टाकावे, असा त्याचा अर्थ होतो काय ते निश्चितच असे करू शकतात परंतु मग संपूर्ण डोलाराच कोसळ गिरणी मालकांना घाबरवून त्यांना काही मिळणार नाही मग ते स्वतः मालकांप्रमाणे वागू लागतील त्यांना जर आपली परिस्थिती सुधारायची असेल तर आपले कर्तव्य पार पाडूनच आपल्याला आपले अधिकार मिळतील हे त्यांनी लक्षात ठेवल पाहिजे आज करोडो कामगार आह तरी आपले कर्तव्य विसरले तर अराजक आणि गोंधळ निर्माण होईल प्रत्येक माणूस कर्जदार म्हणून जन्माला आला आह धर्मग्रंथ सुद्धा सांगतात की आपला जन्म कर्ज फेडण्याकरता झाला आहे आणि आपल्या जन्मापासून आपण इतरांच्या अधिकारावर अवलंबून आहोत माणूस तेव्हाच माणूस होतो जेव्हा त्याला आपण इतरांवर अवलंबून असल्याची जाणीव होते प्रकरण चोपन्नावे प्रार्थना प्रवचन जून एकोणतीस एकोणीसशे जून एकोणतीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो काल मी कर्तव्याबद्दल बोललो होतो परंतु मला जे बोलायचे होते ते सर्व मी काल बोलू शकलो नव्हतो माणूस कुठेही जरी गेला तरी त्याच्याबरोबर काही कर्तव्य येत असतात जो माणूस आपले कर्तव्य विसरतो आणि केवळ आपले हक्क जपण्याचा प्रयत्न करतो त्याला हे माहीतच नसते की जे हक्क कर्तव्य केल्याशिवाय येतात ते कधीही जपता येऊ शकत नाही ही, ही गोष्ट हिंदू मुसलमान संबंधांनाही लागू होते एखाद्या ठिकाणी हिंदू राहत असो कि मुसलमान राहत असो वा दोघेही राहत असो ते तिथे जर आपले कर्तव्य पार पाडतील तरच त्यांना अधिकार मिळतील मग त्यांना अधिकारांची मागणी करावी लागणार नाही मूल आईचे दूध पिते कारण तसे करणे त्याचे कर्तव्य असते आणि हीच गोष्ट त्याला जगण्याचा अधिकार देते हा सर्वश्रेष्ठ नियम आहे आणि कोणीही त्यात बदल करू शकत नाही हिंदू जर मुसलमानांना आपले भाऊ समजतील आणि त्यांना चांगली वागणूक देतील तर मुसलमान सुद्धा मैत्रीची परतफेड मैत्रीणे करतील उदाहरणार्थ एक खेडे घ्या त्याच्यात जर पाचशे हिंदू आणि पाच मुसलमान राहत असतील तर पाचशे हिंदूंवर पाच मुसलमानांबद्दलची काही जबाबदारी येते आणि त्याचबरोबर ती जबाबदारी हिंदूंना काही अधिकारही देते, आपण मुसलमानांची हत्या करू शकतो असे अहंग करापोटी हिंदूंनी समजू नय कारण कोणालाही हत्या करण्याचा अधिकार नसतो हत्या करण्यात कोणतीही शौर्य नाही ती भ्याडपणाची आणि लाजीरवानी गोष्ट आहे, मुसलमान जरी दाढी वाढवत असल आणि नमाजाच्या वेळी पश्चिमकड़ तोंड करत असल तरी आपल्या सुखदुःखात त्यांना सहभागी करून घेण आपले कर्तव्य आह त्यांना पुरस्पिण्याकरता आह की नाही आणि त्यांच्या इतर गरजा पूर्ण होतात की नाही हे त्यांनी पाहिले पाहिजे पाचशे हिंदू जेव्हा आपले कर्तव्य पार पाडतील तेव्हा पाच सुद्धा आपले कर्तव्य पार पाड़ावे, असे अपक्षने त्यांना अधिकार मिळतो गावाला जर आग लागली असल आणि मुसलमान जर विचार करतील की आग लागली तर लागू द्या इतकेच नाही तर ती पसरावी म्हणूनही तर सर्व काही करतील तर तर्तव्य पार पाडतायत असता येणार नाही आग लागण्यासारख्या घटना गावात नहमीच होत असतात कोणी जर बिडी पेटवली आणि जळती आगपीटीची काडी फेकून दिली व ती थोड्याशा वाढलेल्या गवताच्या व वा कापसाच्या ढिगाच्या संपर्कात आली तर आग लागते आणि गावात बहुते घराना गवताचे छप्पर असल्यामुळे थोड्याशा वाराणेसुद्धा संपूर्ण गाव आगीच्या लोळात सापडू शकते परंतु अशाप्रसंगी पाच मुसलमानसुद्धा ती आग उजवण्याचा प्रयत्न करतील आणि बादल्याभर भरवून पाणी आणण्याच्या कामाला लागतील अशा प्रकारे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अधिकारही मिळतात आज आपण आपले कर्तव्य करत नाही काम सुरू आहे कारण ईश्वराने जग अशा काही प्रकार निर्मिले आहे की त्याच्या प्रगतीत खीळ पडू नये परंतु कल्पना करा की पाच मुसलमानांनी खोळसाळपणा करायचे ठरवले आहे कल्पना करा की तुम्ही त्यांना खाण्यापिण्याकरता देत आहात व त्यांना चांगली वर्तणूक देत आणि तरी ते तुम्हाला शिवाय देत आह अशा वेळी पाचशे हिंदूंचे कर्तव्य काय असेल त्यांना कापून टाकणे हे हिंदूंचे निश्चितच कर्तव्य नसेल असे करशुत्वाचे होईल माणूस असे करू शकत नाही माझ्या भावाला जर वेड लागले तर मी त्याला मारहाण करावी काय मी असे करणार नाही मी त्याला बंद खोलीत ठेवीन आणि त्याच्याशी कोणालाही धुसमुसळेपणे वागू देणार नाही हा मानवी मार्ग आहे याचप्रमाणे त्या मुसलमानांना मित्रत्वाच्या नात्याने वागण्याची इच्छा नसेल आणि आम्ही वेगळे राष्ट्र आहो आणि आम्ही जर पाच असलो तरी बाहेरून पाच कोटी बोलावू शकतो असे ते म्हणत असतील तरी हिंदूंनी त्यांच्या अशा धमक्यांना घाबरू नये आम्ही या पाच मुसलमानांशी मैत्री करू इच्छितो परंतु हे प्रतिसाद देत नाहीत व तरीही यांना मदत करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तो तुमचा प्रश्न आहा परंतु झ्रुम जबरदस्तीमुळ हिंदू घाबरणार नाही व दमणार नाहीत असे बाहेरच्या पाच कोटी मुसलमानांना हिंदूंनी सांगितल पाहिजे जगाला कळ्वि की पाचशे हिंदू चांगले लोक आहेत व आपले कर्तव्य पार पाडण्याची त्यांची इच्छा आह हीच गोष्ट जिथे पाचशे मुसलमान आणि केवळ पाच हिंदू असतील त्या गावाला सुद्धा लागू होईल झेलम भागातील काही लोक मला भिती आल्ह आमच्या तिथ काय होईल असं त्यांनी विचारल मी त्यांना सांगितले की ते येथील मुसलमान जर लोक असतील आपले कर्तव्य पार पडत असताना ते आत्मसयम बाळगू शकत असतील तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही परंतु थोडेसे हिंदू वाईट असतील तर मग संपूर्ण हिंदुस्थानमधील हिंदू जरी तुम्हाला वाचवायला आले तरीही काही फायदा होणार नाही काही संस्थानिक चिडलेले आहे त्यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत आम्ही सिंहासनावर राहू हो। त्यांचे म्हणणे आहे की जनतेने आम्हाला सत्ता दिलेली नसून ब्रिटिशांनी वा चंद्राने आम्हाला सत्ता दिलेली आहे यावरून ते आपले कर्तव्य करत आहेत असे दिसत नाही यातून केवळ अहंकार आणि उद्धरपणा दिसून पडतो जोपर्यंत त्यांना ब्रिटिशांचे संरक्षण होते तोपर्यंत इंग्लंड आणि हे अमेरिकेत संस्थानिक करोडोंनी रुपये उदळत होते तर खेळ खेळत खे होते आता हे सुरु राहू शकत नाही आता जनतेच्या मूकसंमतीने व त्यांचे सेवक म्हणूनच सत्तेवर राहू शकतात अर्थातच सेवकांना सुद्धा खाण्याकरता पाहिजे असते आतापर्यंत ते लोकांना लुटत होते त्यांना राजवड्यात राहू दिले जाईल कारण ते म्हणू शकतात की आम्हाला राजवड्यात राहण्याची सवय आहे आणि झोपडीत आम्ही कधीही राहिलो नाही त्यांना असे करू दिल्याने लोक काय गमावणार आहेत परंतु राजे जर जनतेचा अधिकार मान्य करणार नसतील जर ते म्हणतील की तोफानच्या बडीबाराने आम्ही तुमची राख रांगोळी करून टाकू तर ते आपले कर्तव्य पार पाडत नाहीत मग जनतेने काय करावे अशा प्रसंगी शासकाशी असकार करणे हे जनतेचे कर्तव्य होते व त्याला पदच्यूत करणे हे जनतेचे कर्तव्य होते याचा अर्थ असा होत नाही त्यांनी राजवण्यांना आग लावावी व प्रत्येक गोष्टीचा विध्वंस करावा तो वाईटपणा होईल जर संस्थानी चुकीच्या मार्गावर असेल तर त्याला फडफडत खाली ओढणे हे जनतेचे कर्तव्य नसते लोकांनी त्याच्याशी सौजन्याने सत्याने आणि शांततेने संघर्ष केला पाहिजे लोकांनी केवळ अधिकारामागे पळवू नये जो अधिकारा मागे अधिकार अधिकारामागे पळतो त्याला अधिकार मिळत नसता त्याची अवस्था त्या कुत्र्याप्रमाणे होत असते जो पाण्यातील आपले प्रतिबिंब पाहून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचा अधिकार भ्रामक असतो तुम्ही जेव्हा कर्तव्य पार पडाल तेव्हा अधिकार तुमच्या मांडीवर येऊन पडतील प्रकरण पंचावन्नावे प्रार्थना प्रवचन जून तीस एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जून तीस एकोणीसशे कायदेशीर दृष्टीने सरहद्ध प्रांत काँग्रेसचा प्रांत होता आणि अजूनही आहे यामुळे लोकांची नजर आज सरहद्द प्रांतात होणाऱ्या लागली आह बादशाह खान आणि त्यांच्या सहकार्यांना हिंदुस्तान व पाकिस्तानमधून एकाची निवड करण्याकरता सांगण्यात आलि हिंदुस्तान हा हिंदूंचा आणि पाकिस्तान हा मुसलमानांचा असा हिंदुस्तान या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहा या अडचणीतून कस बाहेर पडाव ही बादशाह खान समोर समस्या आह खान साहेबांशी सल्लामसलत कल्यानंतर व्हाईसराय यांच्या दखरखिखाली सरहद प्रांतात सर्वमत व्हाव असा काँग्रस्तिशबिला होता अशा प्रकारे ठरलेल्या तारखेला सार्वमत होणार आहे खुदाई खिदमतगार सर्वमतात भाग घेणार नाहीत पर पर पर पर पर पर पर पर परिणामी मुस्लिम लीगचा स्पष्टपणे विजय होईल आणि खुदाई खिदमतगारांना आतला आवाज आहे असे मान्य केले तर त्यांना सुद्धा आपल्या आतल्या आवाजाविरुद्ध वागावे लागणार नाही ही गोष्ट सर्वमताच्या अटीच्याविरुद्ध कशी असू शकते जे खुदाई खिदमतगार इतक्या दीर्घकाळापासून ब्रिटिशांशी शौर्याने संघर्ष करत होते ते पराभवाला घाबरणारे नाहीत आपला पराभव होणार आहे हे माहीत पूर्णपणे असूनही अनेक राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये भाग घेत असतात आणि जेव्हा पक्ष निवडणुकीत भाग घेत नसतो तेव्हा त्याचा पराभव निश्चित असतो पख्तून इस्तानची नवीन मागणी केल्याबद्दल बादशा खानवर टीका करण्यात येत असते जोपर्यंत मला आठवते हो काँग्रेसचे मंत्रिमंडळ तयार होण्यापूर्वीच आपल्या घरात पठाऱ्यांना स्वातंत्र्य असले पाहिजे या विचाराने बादशा खान भारले गेलेले आहेत त्यांना जर त्यांची घटना तयार करण्याचा अधिकार मिळाला तर दोनपैकी कोणत्याही एका देशात ते सामील होऊ शकतात पख्तूनिस्तानच्या या मागणीत आक्ष घसारखे काही आह अस मला वाटत नाही काहीही करून पटाळ्यांना धडा शिकवायचाच व त्यांना जेरीस आणायच हाच हेतू असेल, तर मात्र गोष्ट वेगळी बादशाह खान अफगाणिस्तानच्या हातातील बावले बनल आह असा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहा बादशाह खान कुणाच्याही विरोधात लवाडीनिवागू शकत नाही याची मला खात्री आह सरहद्द प्रांत अफगाणिस्तानमधील व्हावा हि कधीही मान्य करणार नाही त्यांचा मित्र असल्यामुळे त्यांच्यातील एक दोष मला माहीत आह ते संशय स्वभावाचे आहेत व ब्रिटिशांच्या हेतूबद्दल त्यांच्या मनात नेहमीच संशय राहिला आहे मी म्हणेन की त्यांनी या दुबळेपणावर मात केली पाहिजे फ ना काही केवळ त्यांचाच दोष नाही त्यांच्यासारख्या नेत्याला हे शोभत नाही ही गोष्ट मी त्यांच्यातील दोष म्हणून दाखवली आहे आणि ती तशी आहेही परंतु हीच गोष्ट त्यांचा गुन्हाही मानता येईल कारण त्यांची इच्छा असली तरी ते आपली मते लपवून ठेवू शकत नाही सरहद्द प्रांतावरून मी तुम्हाला आता रामेश्वरला नेऊ इच्छितो असे म्हणतात की लंकण्याकरता रामान तिथ पूल बनवला होता रामान लंकेवर विजय मिळवल्यानंतर ती आपल्याजवळ ठाली नाही तर रावणाचा भाऊ विभीषणाला दिली होती रामश्वरमच मंदिर आता हरिजनांकरता उघडल आहा अशा प्रकारे कोचीनच मंदिर सोडले तर दक्षिणकडील सर्व मंदिर आता हरिजनांकरता उघडली गिली आह राजाजींनी मला दिलिमहत्वाच्या मंदिरांची यादी अशी आह मदुराई तिन्नावली चिदंबरम श्रीनगरम पलनी तिरुल कांची आणि गुरुवायूर ही यादी पूर्ण नाही मद्रास विधानसभेचे हरिजन अध्यक्ष हे इतर हरिजन आणि हरिजनेतर भक्तगणांबरोबर या मंदिरामध्ये जात आहेत ही सुधारणा कोणताही रक्तपात केल्याशिवाय घडवून आणलेली असल्यामुळे हो शक्य आहे की शिक्षित हरिजनांना आणि इतरांना या सुधारणेचे फारसे महत्व वाटत नसेल आपण आशा करूया की त्रावणकोर तामिळनाडू आणि ब्रिटिश कोचीनप्रमाणेच कोचीनचेही मंदिर हरजनांकरता उघडले जाईल जोपर्यंत मंदिरात आंतरिक सुधारणा होऊन ते खऱ्या अर्थाने पवित्र होत नाही तोपर्यंत मंदिर प्रवेश सुधारणा आपूर्णच राहील